पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे एक लाखाची कार नॅनो ज्या कुठल्या क्षेत्रात आपण असू त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च तीन कंपन्या टाटांचे स्थान असले पाहिजे ते जर नसेल तर त्या क्षेत्रात कार्यरत राहायचे की नाही या मूलभूत प्रश्नाचाच आम्ही विचार करतो रतन टाटा ठीक शंभर वर्ष आधी हेन्री फोर्ड यांनी रस्त्यावर चालणारी पहिली कार बाजारात आणली होती हे रस्ता क्रांतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते जेव्हा जगातील सर्वात स्वस्त कार घेऊन रतन टाटा स्वतः दिल्ली प्रगती मैदानावर आयोजित ऑटो एक्सपो दोन हजार आठ मध्ये आले आणि शंभर वर्षानंतर वाहन उत्पादन क्षेत्रात पुन्हा इतिहास रचला गेला मुळात मोठ्या मालवाहू गाड्यांचे उत्पादक अशी टाटांची बाजारात ओळख होती त्यामुळे टाटा समूह मोटर कारचे उत्पादन चांगल्या प्रकारे करून मोटर कारच्या बाजारात एक मोठा स्पर्धक म्हणून उभा राहू शकेल अशी मोटार उद्योगातील अनेकांना खात्री वाटत नव्हती टाटा सुमो आणि इंडिका या मोटार कार्सचे उत्पादन करून टाटाने आपण केवळ मालवाहू मोटार गाड्यांचेच उत्पादक नसल्याचे मोटार उद्योग जगताला दाखवून दिले टाटा मोटर्सला मिळालेले हे यश टाटा समूहाने प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता जपण्यासाठी केलेले प्रयत्न आणि टाटा समूहाने निर्माण केलेली विश्वासार्हता यांचा परिपाक होता टाटा समूहाचे प्रमुख असलेले रतन टाटा यांच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना घडत होती साधारणपणे चाळीस ते साठ सत्तर रुपये किमतीच्या दरम्यान असलेल्या दोन गाड्या आणि दो दोन अडीच लाखांच्या दरम्यान किंमत असलेल्या मोटार गाड्या यांच्या दरम्यान सर्वसामान्य ग्राहकांसाठी कोणत्याही प्रवासी वाहनाची सोय उपलब्ध नव्हती साधारणपणे या गटासाठी एखादे प्रवासी वाहन तयार केल्यास त्याला बाजारपेठेत खूप चांगला प्रतिसाद मिळेल ही बाळ प्रथान टाटा यांनी हिरली सध्या बाजारात असलेल्या चारचाकी गाड्या आणि दोन गाड्या यांच्यामधील एक पर्याय हवा या कल्पनेतून नॅनो काचा जन्म झाला गरज नॅनोची गेल्या काही वर्षात विशेषतः देशाने गुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर देशातील एकूणच दोनचाकी चाकी गाड्यांची विक्री आणि उत्पादने वाढली आहे एक सर्वसाधारण आणि सामान्य कुटुंबासाठी उपयुक्त प्रवासी वाहन म्हणून दोनचाकी चाकी गाड्यांनी लोकप्रियता मिळवली असली तरीही एका कुटुंबाची सर्व प्रकारची प्रवासी गरज भागविण्यास दुचाकी गाड्या पुरेशा नव्हत्या पती पत्नी दोघे आणि दोन मुले अशा एकूण चार दुचाकी गाडीवरून प्रवास करताना कसरत करावी लागते एक मूल स्कूटरच्या मधल्या पॅसेजमध्ये उभे राहते किंवा चक्क पेट्रोलच्या टाकीवर बसते तर दुसऱ्या मुलाला मांडीवर घेऊन मागे बसलेल्या पत्नीला थोड सावरण्याची कसरत करावी लागते दुसरीकडे गर्दीच्या रस्त्यावरून दुचाकी वाहन चालविताना पतीलाही कसरत करावी लागते सर्वात महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारच्या प्रवासात सुरक्षिततेची खूप मोठी जोखीम सुकावी लागते विशेष म्हणजे अशा प्रकारे कुटुंबाला घेऊन लांब पल्याचा प्रवास करणे शक्य होत नाही अशा कुटुंबाची गरज भागविण्याच्या कल्पनेतून छोट्या काचा जन्म झाला दोनचाकी गाडी वापरणाऱ्या कुटुंबाला सोयीचे होईल आणि आर्थिकदृष्ट्या त्याला परवडू शकेल अशी मोटारका रतन टाटा यांना तयार करायची होती मुख्य म्हणजे ती सर्वार्थाने कारच असायला अशी रतन टाटा यांची इच्छा होती म्हणजे स्कूटरच्या किंवा कोणत्याही दोन चाकी वाहनांना आणखी दोन चाके जोडून आणि वर छत करून चारचाकी गाडी तयार करणे सहज शक्य होते परदेशात काही मोटार उत्पादक कंपन्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न करून पाहिले होते पण त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नव्हता याचे महत्वाचे कारण म्हणजे चारचाकी वाहनांना असलेली सामाजिक प्रतिष्ठा शेवटी चारचाकी वाहन घेण्यामागे एक प्रतिष्ठा असते साधारणतः मध्यमवर्गीय कुटुंबालाही प्रतिष्ठा मिळवून देण्याचा छंग रतन टाटा यांनी बांधला त्यामुळे सध्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या गाड्यांचा विचार केला तर दृष्टीने त्यांच्या निम्म्याच असणारी परंतु चारचाकी गाडीच्या प्रतिष्ठेसह सर्व वैशिष्ट्ये जपणारी गाडी रतन टाटा यांना उत्पादित करायची होती एक लाखाची गाडी सामान्य मध्यमवर्गीयाला सहज परवडेल अशा प्रकारची गाडी तयार करण्याची कल्पना रतन टाटा यांच्या मनात सुरुवातीपासूनच गोळत होती त्या त्यादृष्टीने काय काय करता येईल याची चाचपणी त्यांनी आपल्या कंपनीतील तंत्रज्ञांच्या मदतीने सुरू केली होती अशातच जिनेवा इथं भरलेल्या एका मोटार शोला भेट देण्यासाठी म्हणून रतन टाटा जिनेवाला गेले होते या शोच्या दरम्यान त्यांची फायनान्शियल टाईम्सच्या प्रतिनिधींशी भेट झाली या प्रतिनिधींनी एकूणच टाटा समोरच्या एकूण प्रगतीबाबत रतन टाटा यांची दीर्घ मुलाखत घेतली रतन टाटा एक छोटी कार निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत याची खुणकुन मोटार उद्योग जगताला लागली होती त्या त्याचबरोबर अशा प्रकारची कार तयार करणे शक्य नाही असा निर्वाळाही मोटार उद्योगांनी खासगीत दिला होता त्यामुळे टाटांच्या या कल्पनेला कुणी फारशा गांभीर्याने घेतले नव्हते फायनान्शियल टाईम्सच्या प्रतिनिधीलाही ही, ही गुणकुण लागली होती म्हणून त्यांनी या छोट्या कारबाबत रतन टाटा यांना प्रश्न विचारला रतन टाटा यांनी त्या प्रतिनिधीला आपण छोट्या आणि भारतातील सामान्य वदरल्याला परवडेल अशी कार तयार करीत आहोत अशी अधिकृत माहिती थी दिली कमी किंमतीत हेज या कारचे वैशिष्ट्य असल्यामुळे तिची किंमत किती असेल याबाबत सामान्यांपासून सर्वांनाच उत्सुकता होती खरं रतन टाटा यांनी आतापर्यंत या गाडीची किंमत नेमकी किती असावी याचा विचार केला नव्हता त्या प्रतिनिधीने अनेक प्रकारे प्रश्न विचारून या गाडीची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक सर्वसाधारण उत्तर द्यायचे या हिशोबाने रतन टाटा यांनी या गाडीची किंमत एक लाख रुपयांच्या आसपास सांगितले। सदर प्रतिनिधीनं रतन टाटांची ही मुलाखत प्रकाशित करताना एक लाखाची गाडी हाच मुद्दा महत्वाचा करून सर्व मुलाखत त्याच्यावर भोवती फिरवली खरं तर रतन टाटा यांच्या कल्पनेत असलेली छोटी कार एक लाख रुपयात तयार होईल की नाही ही एक शंकाच होती त्यामुळे आपण जसे काही बोललो नाही अशा प्रकारचा खुलासा फायनान्शियल टाईम्सकडे पाठवावा असा विचार रतन टाटांच्या मनात आला अनेक हितचिंतकांनीही रतन टाटा यांना तसाच सल्ला दिला दुसऱ्या बाजूला रतन टाटा यांनीच विचार केला की एक लाख रुपयात अशा प्रकारची कार तयार करणे खरोखरच अशक्य असेल तर आपण ते आवाहन स्वीकारायला काय हरकत आहे त्यामुळे हो फायनान्शियल टाईम्सकडे खुलासा न पठवता रतन टाटा यांनी आपल्या कल्पनेतील छोटी कार एक लाख रुपये किमती तयार करण्याचे आवाहन स्वीकारले नोची जन्मकथा एक लाख रुपये किमती छोटी तरीही एका मध्यवर्गीय कुटुंबासाठी प्रशस्त ठरेल अशा प्रकारची कार तयार करण्यासाठी रतन टाटा यांनी आपल्या तंत्रज्ञांना कामाला लावले कार सारखी कार तयार करताना कोणकोणत्या बाबींवर किंमत कमी करता येईल याचाही विचार सुरू केला अशा प्रकारची कार तयार करण्याआधी तिचे डिझाईन तयार करणे खूपच महत्वाचे होते त्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात करता येणार नव्हती टाटाच्या पुणे येथील टाटा मोटर्स इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये या कारचे डिझायनिंग तयार करण्यास सुरुवात झाली अशा प्रकारे कमी किमतीत जास्तीत जास्त सुविधा देणारी कार तयार करणे शक्य नसल्याचे मत मोटार उद्योगात बहुतेक सर्वच जण व्यक्त करीत होते त्यामुळे टाटांचे हो प्रयत्न यशस्वी होतील याबाबत कुणालाच खात्री वाटत नव्हती दुसऱ्या बाजूला गेल्या शंभर दीडशे वर्षात सर्व स्तरातील भारतीय ग्राहकात टाटा समूहाने निर्माण केलेली विश्वासार्हता कायम असल्यामुळे बोलल्याप्रमाणे टाटा एक लाख रुपयाची कार नक्कीच करतील असा भारतीय ग्राहकांना विश्वास होता त्यामुळे सर्व ग्राहक ही कार केव्हा येते याचीच वाट पाहत होते फायनान्शियल टाईम्सला प्रतिनिधीला मुलाखत देताना ही कार सहा वर्षात बाजारात येईल अशी माहिती रतन टाटा यांनी दिली होती भारतातील सारे ग्राहक सहा वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत होते आणि स्वप्नपूर्ती झाली रतन टाटा यांनी घोषणा केल्यापासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली नॅनो कार जानेवारी दोन मध्ये नवी दिल्लीत भरलेल्या मोटार प्रदर्शनात सादर करण्यात आली हा केवळ रतन टाटा यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण नव्हता तर टाटा समोरच्या गुणवत्ता दर्जा अनिविश्वासतेवर अवलंबून असलेल्या या देशातील लाखो मध्यमवर्गीयांच्या स्वप्नप्रथीचा क्षण होता प्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हजारो सामान्य लोकांच्या साक्षीने खुद रतन टाटा यांनी ही कार चालवली भारतीय समाजात चारचाकी वाहनाला असलेली सर्व प्रकारची प्रतिष्ठा सांभाळणारी आणि जपणारी नॅनो कार अगदी हवी होती तशीही तयार झाली होती मुख्य म्हणजे या कारची किंमत एक लाख रुपये ठेवण्यात रजन टाटा यांनी यश मिळलं होतं इथे फक्त छोटी कार तयार करण्याचा प्रश्न नव्हता तर एक लाख रुपये किमती देणारी कार तयार करण्याचा प्रश्न होता या दोन्ही पातळ्यांवर ही कार यशस्वी झाली होती या कारचे डिझाईन तयार झाल्यापासून प्रत्यक्षात कारच्या उत्पादनाला सुरुवात होईपर्यंत या कारच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या या कारबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे या कारच्या सर्व चाचण्या दूर ऑस्ट्रेलियात घेण्यात आल्या भारतातही भारतातील रस्त्यावर या कारच्या चाचण्या घेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली त्यामुळेच खुद्द रतन टाटा यांनी चालवत ही कार मोटर प्रदूषणात सादर केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला नॅनो कुणासाठी एक भारतीय छोटी कार असावी या उद्देशाने टाटा उद्योग समूहाने नॅनो कारचे उत्पादन केले असले तरी ती फक्त भारतातील मध्यमवर्ग डोळ्यासमोर तयार केली नाही जगातील सर्वच विकसनशील देशातील मध्यमवर्गीयांना उपयुक्त होईल अशा प्रकारे तिची रचना केली आहे सर्वात महत्वाची म्हणजे कार छोटी आणि कमी किमतीची असली तरी तिच्या दर्जात कुठेही तडजोड कलि नाही त्यामुळे मोठ्या गाड्या बाळगणाऱ्या श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तीच्या मोटार ताफ्यातही तिला स्थान मिळायला हरकत नाही अशी तिची उपयुक्तता आहे अशा कुटुंबातील महिला आणि मुल तसेच वृद्ध यांच्यासाठी ही कार खूपच उपयुक्त आह दक्षात बहुसंख्येनिपसर मध्यमवर्गासाठी तयार कलि ही गाडी फक्त याच वर्गाची राहणार नाही याची काळजीही टाटासमोहन घेतली आहा त्यामुळे चारचाकी गाडी वापरण्यात किंवा दारासमोर उभी करण्यात असलखी प्रतिष्ठा छोट्या किंवा कमी किमतीच्या गाडीमुळे अजिबात कमी होणार नाही याचीही दक्षता घेतली न्यायनविषयी प्रतिक्रिया ही कार पर्यावरण आणि सुरक्षा यांचे मापदंड पूर्ण करू शकणार नाही टाटा उद्योग समूह स्वस्तात लोकप्रियता मिळवू इच्छितो तो जगाला असे एक स्वप्न दाखवत आहे जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही ज्याप्रकारे मारुती उद्योग समूहाने स्वतः कारचे स्वप्न दाखवले होते पण कार जेव्हा प्रत्यक्षात बजारात आली त्यावेळी हो सांगितलपैकी कितीही पटींनी तिची किंमत वाढल होती ही घोषणा याप्रमाणेच असून ति कल्पित स्वप्न आहा कारची बॉडी प्लास्टिक असल व त्यात मोठ्या प्रमाणात जागाही नसेल फक्त दोनच माणसं त्यात बसून प्रवास करू शकतील कार ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावू शकणार नाही या कारला दोन चाके असतील आणि तिला एकच दरवाजा असेल आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी प्लास्टिक छतासारखी काही वस्तू त्यावर असेल एक लाखात कार बनू शकत नाही स्वतः वस्तूंच्या उत्पादनाचा बादशाह असलेला चीन सुद्धा अशी कार बनवू शकत नाही नॅनोचा परिणाम टाटा मोटर्सने नॅनो कार तयार करून भारतीय नव्हे तर जागतिक पोटर उद्योगात एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे नॅनोमुळे अन्य मोटार उत्पादक कंपन्यांनाही आपल्या गाड्यांच्या किमती कमी करावे लागतील तसंच गाड्यांमध्ये जास्तीत जास्त तांत्रिक सुधारणा करून आपल्या गाड्या अधिक अत्याधुनिक कराव्या लागतील मुख्य म्हणजे नॅनोचा फटका मोटार उद्योगातील चार गाड्यांच्या उत्पादकांना बसणार आहे तसाच तो दोन गाड्यांच्या उत्पादकांनाही बसणार आहे नॅनोच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन चाकी गाड्यांना आपल्या किमती खूपच नियंत्रणात ठ्वून दोन आणि चार चाकी गाड्यांमधील तफावत वाढवावी लागल दोन आणि चार चाकी गाड्यांच्या किमती तफावत जास्त असेल तर त्याचा फायदा दोन चाकीगाड्यांना होईल आणि तफावत कमी अस्वि चार चाकी गाड्यांना होईल नॅनो ही संपूर्णपण भारतीय बनावटीची कार आह अमिकन मोटार उत्पादक कंपनीनी तयार कलिमायक्रो गाड्यांच्या तुलनेत नॅनो अधिक दर्जेदार आणि अधिक उपयुक्त आह त्यामुळ नॅनोला परदेशी बाजारपेठ मोठी मागणी आह यातून भारतीय मोटारींची निर्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे केवळ भारतीय मोटर उद्योगातच नाही तर जागतिक मोटर उद्योगात नॅनो एक महिलाचा दगड ठरली आहे नॅनो प्रकल्पाविषयी एक लाखाची कार तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रतन टाटा यांनी या कारच्या निर्मितीसाठी वेगळा कारखाना स्थापन करण्याचा निर्णय घेतला भारतातील मध्यमवर्गीय माणसाला डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेल्या नॅनोसाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्याची रतलटाटांची महत्वाकांक्षी योजना होती कार तयार करण्यापासून ते तिची विक्री करण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या यंत्रणा नवीन आणि स्वतंत्ररित्या उभारण्यात येणार होत्या टाटा यांनी नॅनो प्रकल्पासाठी पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळील सिंगूरची निवड केली होती राज्य सरकारच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन प्रकल्पाची उभारणी केली होती पश्चिम बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले पश्चिम बंगाल राज्य सरकारने हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला त्यामुळे सिंगूड प्रकल्पामुळे पश्चिम बंगालमध्ये आंदोलन चिघळले हे आंदोलन चिडून टाकण्यासाठी राज्य सरकारने बळाचा वापर केल्यामुळे परिस्थिती अधिकच नियंत्रणाबाहेर गेली राज्य विधिमंडळाच्या बरोबरीने देशाच्या संसदेतही या प्रश्नावर खूप मोठी चर्चा झाली अखेर टाटा उद्योग समूहने शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देत हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला पश्चिम बंगालमधून नॅनो प्रकल्प स्थलांतरित होणार हे नक्की झाल्यावर हा प्रकल्प आपल्या राज्यात यावं यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात सरकार प्रयत्नशील झाले महाराष्ट्र सरकारने तर या प्रकल्पासाठी अनेक सुविधा देण्याची घोषणाही केली होती अखेर काही दिवसांच्या विचारमंथनानंतर रतन टाटा यांनी नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला सिंगूरमधून नॅनो प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला याचा परिणाम नॅनोच्या उत्पादनावर होणार नाही याची ग्वाही देतांनाच ठरल्याप्रमाणे नॅनो कार या दशातील मध्यमवर्गासाठी उपलब्ध होईल अशी माहिती यानंतर पत्रकारांशी बोलताना रतन टाटा यांनी दिली कितीही अडचणी आल्या तरी त्याचा परिणाम टाटा उद्योगाच्या नियोजनावर आणि कार्यपद्धतीवर होत नाही हच रतन टाटा यांनी या प्रकरणातून दाखवून दिल नॅनो तांत्रिक माहिती इंजिन सहाशे सीसी पस्तीस बीएचपी मागील बाजूस जास्तीत जास्त वेग मर्यादा ताशी एकशे पाच किलोमीटर गियर्स चार लांबी तीन मीटर दहा सेंटीमीटर म्हणजेच मारुतीपेक्षा आठ टक्के कमी पण आतील जागा एकवीस टक्के जास्त उंची एक दशांश सहा मीटर रुंदी एक दशांश पाच मीटर सुरक्षितता आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या वेगाने समोरून धडक बसल्यानंतरही सुरक्षित इमिशन भारत तीन आणि युरो चार मानकांची पूर्तता बॅटरी एक्साईड कंपनीची टायर्स एमआरएफ कंपनीची तीन प्रकारचे मॉडेल व तीन प्रकारच्या रंगात बाजारात उपलब्ध आह नॅनो टाटांची भूमिका नॅनो कारमुळ रतन टाटांना मॅन ऑफ द इयर दोन हजार आठ मध्ये ओळखल ग्रि तर कार निर्मितीच्या इतिहासात त्यांच नाव सुवर्णाक्षणाने नोंदविण्यात आल त्यांना भारताच हिनरी फोर्ड मांडण्यात येऊ लागली आहा सगळ असल नॅनो कार निर्माण झाल्यानंतर कारच्या संदर्भात अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यातील काही पुढील प्रमाणे नॅनो कारचे निर्मित रुप पाहून आपण आनंदी आहात का नॅनो कारचे अंतिम निर्मित रुप पाहून अत्यंत आनंदी आहे कारण माझ्या स्वप्नातील कारपेक्षाही अधिक चांगली कार झाली आहे कारची ठेवण अत्यंत चांगली असून कारच्या आतील जागेचा अधिक चांगल्या रितीने वापर झाला आहे माझ्या सहकाऱ्यांनी कारला अंतिम रुंद देण्यासाठी जीवतोड मेहनत केली प्रदूषणाच्या बाबतीत आपले काय मत आहे या गाडीमुळे प्रदूषणाती मात्र वाढ होणार नाही कारण ही कार दोनचाकी गाडीपेक्षाही कमी दूर सोडेल सुरक्षा मानदंडाच्या बाबतीत नॅनोकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता सुरक्षेसंबंधी असलेले सगळे मानदंड नॅनो पूर्ण करीलच पण भविष्यातील सुरक्षेच्या सगळ्या गरजा पूर्ण करील कार निर्मितीच्या संदर्भात सुरुवातीला आपला काय विचार होता कारचा आकार लहान असावा त्यात चार ते पाच माणसांना बसता यावे तिचे वजन कमी असावे त्यामुळे प्रदूषणही कमी होईल कोणत्याही कारची किंमत सरकारी करांमुळे वाढते सामान्यपणे कार निर्माण करण्यासाठी आलेल्या खर्चापैकी तिसरा हिस्सा हा कार करमा की मगर सरकारक कर मारूति कार भारत सरकार ने हो मैं अशा वाटते कि कारच महत्वन सरकार का पावे उचल का ही देशा सरकार अशा प्रकार की सूट दतु आम्मी स्वे प्रयत्न करना नहीं कारण आम यशन नहीं हिमाही आ नो प्रकती लोकानी काम कि टाटा उद्योग समूह ने किसी गुंतुक प्रकारी आ प्रकपा पांच लोकानी काम कल पंधराशे ते सतराशे कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक उद्योग समूहाने केली आहे या प्रकल्पातून प्रतिवर्षी साडेतीन लाख कार निर्मितीची आमचे ध्येय आहे आपण एक व्यावसायिक आहात त्यामुळे या कारमाग फक्त नफा कमीविण्याची आपले ध्येय आहे का किंवा सामाजिक कर्तव्यातून आपण ही कार कमी दराने विकत आहात कोणताही व्यवसाय तोटा कमविण्यासाठी केला जात नाही नॅनोच्या प्रकल्पामागही नफा कमीविणे हा उद्देश आहेच पण तो नफा अतिशय कमी प्रमाणात असेल सामाजिक कर्तव्यातून आम्ही या कारची निर्मिती करीत आहोत कारण समाजातील त्या वर्गाकडे कार असावी ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे चार वर्षापूर्वी जेव्हा आपण या कारची घोषणा केली तेव्हा महागाईचा दर आजच्या एवढा नव्हता त्यामुळे एक लाखाची कार हा चार वर्षापूर्वीचा दर होता त्यामुळे आज तुम्ही तिला त्या किंमतीत विकू शकता वचन हे वचन असते आम्ही एका लाखात कार देण्याचे वचन दिले होते व नोटच्या रुपाने आम्ही ते पूर्ण करीत आहोत टाटासमूह आपल्या वचनाची किंमत जाणून आहे